वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सदुसष्टावा रात्र पडले तेव्हा शत्रुघ्नाने भृगुपुत्र चवन ब्राह्मणाला लवण आजाराचे बळ किती आहे याविषयी विचारले ब्रह्मन त्या शूलाची शक्ती किती पूर्वी त्याने द्वंद्व युद्धाला आलेल्या कोणाकोणाला या श्रेष्ठ शूलाने मारले महात्मा शत्रुघ्नाचा तोष प्रश्न ऐकून महा चवन रघुनंदनाला म्हणाला रघुनंदना याची विनाशकर्मे तशी असंख्य आहे पण ईश्वाकुवंशात जन्माला त्याच्याकडून जे घडले ते माझ्याकडून ना, राजाहून गेला तो त्रैलोक्यात पराक्रमी म्हणून विख्यात होता त्या राजाने सारी पृथ्वी आपल्या शासनाखाली आणली होती आणि देव लोक जिंकण्याच्या खटपटीला तो राजा लागला होता मांधात्याने देव लोक जिंकण्याकरता चालवलेल्या उद्योगामुळे इंद्राला आणि महात्मा देवाना पराकषेचे पुत्राला सामोपचाराने म्हणाला राजा नरश्रेष्ठा मनुष्य लोकातच तू अजून सारी पृथ्वी स्वाधीन करून न घेता या देवराज्याची इच्छा करीत आहेस वीरा सारी पृथ्वी तुझ्या पूर्ण स्वाधीन झाली म्हणजे मग आपले सेवक सैन्य वाहने तेव्हा मान म्हणा इंद्र म्हणाला मधुचा पुत्र लवणना माचा राक्षस मधुवनात तुझी आज्ञा मानित नाही इंद्राने सांगितलेली ही न आवडणारी भयंकर गोष्ट ऐकून राजाने लाजाने मान खाली होती आणि तो बोलू शकला नाही किंचित खाली मान घालून इंद्राचा निरप घेऊन तो तेथून निघाला आणि तो श्रीमान राजव या, तो शत्रुनाशक आपले सेवक सेना वाहने घेऊन मधुच्या पुरुष श्रेष्ठाने लवणाने युद्धाला यावे अशी इच्छा करून लवणाकडे आपला दूध पाठवला तो दूध मधूच्या पुत्राकडे जाऊन अनेक कटु शब्द बोलला तो दूध बोलत असतानाच त्या राक्षसाने त्याला भक्षण केले दूताला यायला वेळ झाला हे पाहून क्रोधाविष्ट होऊन राजाने राक्षसाला बाणांच्या वर्षावर छेडले तेव्हा राक्षसाने हसून आपल्या हाती तो शूल घेतला आणि अनुचरासह त्याच्या वधा करता ते उत्तम तो दैदिप्यमान शूल राजाला त्याच्या सेवक सेना वाहनासह भस्म करून परत लवणाच्या हाती आला अशा प्रकारे तो महान राजा सैन्य सेवक वाहनासह मारला गेला सौम्या शूलाचे बळ काय सांगावे तो सर्वोत्कृष्ट है दूरत्म लवना, ता लवना विषय तुला शुरा ची शक्ति भयंकर आजुड़े ही संगा मांधा नाश कशा ये ही संग प्रभात का या विशी मला में। तो लग्ना वध करशी या विषय मेरा संशय नहीं तो शूर न घेता मांसाहरा करता बाहर पड़ेगा राजा तुझा जय निश्चित कांडाचा उत्तरकंडा सदुसावा सर्ग समाप्त